श्री गणेशाय नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा हे कृपा हे गुरुकृपादृष्टे तुझा जय जयकार असो तू कशी आहेस तर उदार निरंतर दुःखरहित व आनंद देणार याशी सुप्रसिद्ध आहेस हे गुरुकृपादृष्टे कुरु विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्या योगाने उतरते तुझ्या पादरूपी लाटांचा पूर आला म्हणजे संसारतापापासून कोणाला त्रास होईल व शोकापासून कोण पीडा पावेल हे स्नेहाळे तुझ्यापासून सेवकाला योग सुखाचे चमत्कार प्राप्त होतात व मी ब्रह्म व्हावे अशी जे सेवकाचे हाउस तीही तू पूर्ण करतेस भक्ताला तू आपल्या योगशक्तीने अंकावर कौतुकाने बसवून हृदयाकाश रूपी पाळण्यात आपल्या उपदेशाने निधवून झोके देतेस मन विषयापासून परागमुख करून व आत्मज्योतीची ओवाळणी करून मन व पवन यांची खेळणी करतेस से। आणि सेवकाकडून आत्मसुखांची बाळलेणी लिवतेस जीवनकलेचे अमृतपान देऊन हंसम सोहम हंस हा सोहम या अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा खुड़ देऊन समाधी सुखाचा बोध करून निधवतेस म्हणून तू साधकांची माता आहेस व तुझे पाय धरल्याने ज्ञानमात्राची प्राप्ती होते या करतात मी तुसा आश्रय सोडित नाही हे सद्गुरू कृपादृष्टे तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करताच होतो म्हणून हे श्रीमान आंबे तू सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्परताच आहेस तो या गीतेच्या अर्थ सांगण्याची मला आज्ञा दे माते या माझ्या ग्रंथात नवरसांचे सागर अलंकाराच्या खाणी भा व भावार्थाचे पर्वत निर्माण कर रूप जमिनीत अलंकार रूपी सोन्याच्या खाणी उघडून विचार रूप वेलींची दाट लावणे कर त्यात रूप फळांचे ठेवे व मार्मिक रूपी सतत राहणाऱ्या अशा पुष्कळ बागा लाव पाखंड रूपी दरडी व वा वितंड आडवाटा मोडून कुतर्क रूपी दुष्ट हिंसक जनावरे नाहीशी कर मला श्रीकृष्णाचे गुण नेहमी गाण्यास उद्युक्त कर व श्रोत्यांना श्रवण रूपे राज्यावर बसव मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्त कर व सर्व लोकांनी सुखाच्या देण्या घेण्याचा व्यापार करावा असे कर हे सदैव गुरु कृपादृष्टे माये तू आपल्या कृपारूप पदराचे मला पांघरुण घालशील तर याप्रमाणे ग्रंथ निरूपणादिक सर्व मी उत्तम करेन एवढी विनंती ऐकल्याबरोबर गुरुकृपादृष्टीने ज्ञानेश्वराकडे अवलोकन करून असे भाषण केले की तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर फार बोलू नको तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात हा माझ्यावर महाप्रसादच झाला त्यामुळे आनंद पाहून मी आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन तिकडे लक्ष द्यावे अर्जुन म्हणाला देवा याप्रमाणे एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुणरूपाची उपासना करतात ते आणि अव्यक्त व अविनाश निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये खरे तत्त्व कोणास समजले आहे सकल वीर्य शिरोमणी सोमवंशाचा विजयध्वज व पंडूचा मुलगा जो अर्जुन तो म्हणाला हे श्रीकृष्णा ऐकले का तुम्ही ते मला विश्वरूप दाखवले ते अद्भूत असल्यामुळे माझ्या चित्तास भीती उत्पन्न आली आणि तुमच्या या सगुण मूर्तीची सवयत असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली परंतु देवा तुम्हें माथा निषेध कियाकार व निराकार हि दो रूपे निसंशय तुम्हें चाहे भक्ति ने सगुण रूपा व योगा ने निर्गुण रूपा प्राप्ति होते हे वैकुंठ नायिका श्रीकृष्ण तुम्हारी प्राप्ति करुन घेनाकता यह दोन वटा साकार व निराकार हे दोन उमरे है पहा शंभर भार वजना सोन गटास जो कस लगत तोस कस, त्या गटातील थोडे सोने निराळे करून त्यास लावला तरी लागतो म्हणून व्यापक अथवा एक देशीय रूपाची योग्यता सारखीच आहे अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य आहे तेच तुळकावर अमृतातही ते आहे आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखर हाच आहे पण करता मला तुम्हाला काही विचारायचं आहे देवा तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले होते तेच तुमचे खरेच स्वरूप किंवा ती लीला आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे तर जो आपली सर्व कर्मे तुमच्याच करता करतो त्याला तुमच्या शिवाय श्रेष्ठ असे जगतात दुसरे काही नाही व जाने आपले सर्व मनोधर्म तुमच्या भक्तीला विकले आहेत याप्रमाणे हे श्रीहरी जे भक्त सर्वतोपरी तुमची मूर्ती हृदयात धरून उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकारापलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य व कोणाच्याही वस्तूबरोबर ज्याची तुलना होत नाही जे अविनाशी निराकार स्थलरहित व नामरहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक हे सोहमभावाने उपासना करतात त्या ज्ञानामध्ये व भक्तामध्ये हे श्री अनंता खरा योग कोणा समजला ते सांगा अर्जुनाच्या या बोलण्याने जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले वा वा प्रश्न करण्याची शैली तर तुला फार चांगली सांगली श्री भगवान म्हणाले अर्जुना माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त ओ होत जाते जे उत्कृष्ट श्रद्धेने मला भसतात त्याने भक्तियोत खरा भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो हे पहा की अस्थमानाच्या समय सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या माखे किरण जातात किंवा अर्जुना पावसाळ्यात नदी अधिक वाढते त्याप्रमाणे माझी भक्ती करताना ज्यांच्या ठिकाणी नित्य नवीन श्रद्धा दृष्टीस पडते अथवा समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार लाटा येतच असतात त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेमभाव उचंबळत असतो तसेच दिवस व रात्र मनात न आणता कायमाच्या मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि याप्रमाणे जे भक्त आपणा स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच मी परम योगमुक्त असे समजतो प्राणी मात्राचे हित करण्याविषयी तत्पर व सर्वत्र समदृष्टी असे ते पुरुष सर्व इंद्रियांचे नियमन करून अनिर्देश अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य कुटस्थ अचल व शाश्वत अशा नाशरहित ब्रह्माची उपासना करतात ते मलाच येऊन मिळतात आणि अर्जुना दुसरे जे मासे ज्ञानी फक्त ते आपण ब्रह्मा हो, अशी वृत्ती धरून निराकार दे ब्रह्म ते प्राप्त करून देण्याची खटपड करतात जे मनाला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते, ते इंद्रियांना कसे समजेल परंतु ध्यानासही गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही व ज्याला कोणाचाही आकार नाही जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते जे कधीही झाले नाही व होणारही नाही तसेच जे आहे असेही नाही व नाही असेही नाही म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच नाही जे चालत नाही व हलतही नाही जे संपत नाही व दूषितही होत नाही ते, ते ज्याने आपल्या अंगबळाने स्वाधिक स्वाधीन करून घेतले आहे वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून जे आपली होरपलेली इंद्रिये मोठ्या कष्टाने धारण करतात मग आत्मसंयमनाचे पाश उफराटी करून हृदयाच्या गुहेोंडतात अपान आपानवायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून बंधाते बुरुज उभे करतात असे ते संबंध तोडून व अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाही साकारतात मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्त धातूंची होळी करून व्याधींची शिरे षट अर्पण करतात मग कुंडील कुंडलिनीचा टेंभा आधार चक्रार उभा करून त्या उजेडात आनंदाने मस्तकावर जातात नवद्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुशुमना नाडीची वाट मोकळी करतात प्राणशक्ती रूप चामुंडा देवी प्रित्यर्थ संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात इडा व पिंगरा या नाड्यांचे ऐक्य करून व अनुहत ध्वनीचा गजर करून जीवनकलेच्या तरावापर्यंत जाऊन ठेपतात मग सुषुमना नाडीच्या मध्यविवरातील कोर्यव दादराने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत मजल गाठतात नंतर मकाराचा कठीण दिना चढून व पाय माया खाकेस मारून ब्रह्मास मिळतात याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्मप्राप्ती करून घेण्याकरता योगात कठीण मार्ग वेळ न लागता स्वाधीन करून घेतात अशा प्रकारे अर्जुना आपली आजल्याबद्दल निर्वय अवय अशी करतात तेही मलाच येऊन मिळतात बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काही प्राप्ति होते असे नाही उलट जास्त यातना मात्र सोसावे लागतात निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना उपासनेचे दे कष्ट होऊन अव्यक्त गती फार प्रयासाने प्राप्त होते प्राणीमात्राला प्रिय अनाश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करतात ट वाट, मारी अंद्रादी पदे ती मालत रुद्ध सिद्धि जोड़ी ब्रह्म प्राप्ति के आड़े काम क्रोधाधी पुष्क उपद्रव उत्पन्न होता व निराकार पर प्राप्ति करता शून्य धटावे लगते तहान लगलीसता तीज पिवन तृप्त वावे लगते भूख लगली तीज खाऊन समाधान कराए लगते व रंदिवस हाथा व निराकाराच्या प्राप्तीकरता वाराच मोजावं लागतो दिवसा उन्हात निसणे इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे व झाडाबरोबर बोलणे थंडी नेसणे ऊन पांघरणे व पावसात बसणे किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे अशा प्रकारचा हा योग आहे या ठिकाणी पती करता अग्निप्रवेश करण्याचे किंवा ह हव्य कव्याचे निमित्त नसूनही मृत्यूबरोबर नित्य नवी लढाई करावी लागते असे मृत्यू होणे तिखट व कढत जे विष ते गिळवेल का अरे डोंगर गिळताना तोंड नाही का फाटणार म्हणून हे महावीरा जे असे योग शासन करण्यास निघाले त्यांच्या नशिबी दुखाचा शिल्काच वाट आला हे पहा लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे ते ते पोट भरेल का प्राण जाईल हे काही समजत नाही म्हणून समुद्र कोणी बाहूने तरून गेलाय का का? अंगार समोर त्याप्रमाणे हो त्या देहाभिमानीय जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्ती विषयी झटतात ते क्लेशास पात्र होतात म्हणून पार्था भक्ति भक्तिमार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाहीत जे पर होऊन सर्व कर्मे मला अर्पण करून व माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करतात आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करावं ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात सर्व कर्म यथाविधी मला अर्पण करून व निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करतात आणखी काहीक वाचिक मानसिक जी जी कर्मे त्यांनाही माझ्याशिवाय सोय नसते असे जे निरंतर माझी सेवा करून मतपर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात त्यांची आवड माझ्याशी व्यवहार करून बिचारे मुक्ती व भुक्ती ही गरीब कुळे टाकून देते याप्रमाणे अनन्य भावाने जानी आपला जीव मन व शरीर मला अर्पण केले त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू कारण त्यांच्या सर्व इच्छा मला पूर्ण कराव्या लागतात पार्था त्या माझे ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्तांचा मी जन्म संसार समुद्रापासून लवकरच उद्धार करतो किंबहुना पार्था जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगावेस नकोच त्याचप्रमाणे माझे भक्त कोणी व कसलेही असोत त्यांना मी आवडतं आहे वो तेही मला आवडते आहेत आणि त्यांना जे त्रास देणारे असतील त्यांचा नाश करण्याचा मी पत्करच घेतलाय बाकी माझ्या भक्तांना संसार चिंत चिंता का असावी हे पहा की श्रीमंताच्या बायकोला कधी कोरांना मागण्याचा प्रसंग येईल का याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत असे मी समजतो अर्थात त्यांना कोणतेही संकट आले तर त्याची लाज मला नाही का माझे भक्त या सृष्टीत जन्म मृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या पोटात कसेसेच झाले भाऊसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच म्हणून अर्जुना रामकृष्णाचे अवतार घेऊन या मृत्यूरोखी त्यांच्या गावी मी घेतली माझ्या सहस्त्रनामरूपी नावा तयार करून या संसाररूपसागरात मी त्यांना तारक झालो असे समज जे उपाधीरहित होते त्यांना मी माझे ध्यान करण्यास सांगितले व परिवारासह सा आले त्यांना नावेवर बसण्यास सांगितले त्यांना नामस्मरण करण्यास सांगितले काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला ता आणले परंतु जानी म्हणून माझ्याचे आपल्यास माझे भक्त म्हणवले मग ते चतुष्पात का असे त्यांना मी वैकुंठाच्या राजावर बसण्यास योग्य केले म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता उत्पन्न होत नाही कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे आणि ज्यावेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतात त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात याच कारणास्तव हे भक्तराया धनंजय भक्तिमार्गाला लाग हा मंत्र मी तुला सांगतो अर्जुना तू माझ्या ठिकाणीच मन ठेव व मैया ठिका बुद्धि की स्थापना कर अव तू वास करशी या संशय नहीं अरे एक मन व दूसरी बुद्धि ने मैं स्वरूपार कर दो मन और बुद्धि प्रेमा ने मैं स्वरूप बराबर रीति ने एकत्र हो प्रविष्ट तू माला कारण मन व बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव केल्यावर तुझ्यात आणि माझ्यात दुजेपणा उरला कसांबरे म्हणून दिवा मालवल्यावर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते किंवा सूर्यबिंब मा मावळल्याबरोबर प्रकाश नाही सवतो अथवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिये बाहेर पडतात त्याप्रमाणे मन व बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्यांचेबरोबर आपोआप जातो म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन व बुद्धी ही दोन्ही कायम ठेव म्हणजे सर्व व्यापक असा जो मी तोच तू होशील अर्जुना मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही धनंजय जर तू आपले चित्त माझ्या स्वरूपी स्थिर करण्यास समर्थ होणार नाहीस तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा धर अथवा जर मन व बुद्धी यासहित तू आपले चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करने समर्थन नसशील तर असे कर की याठ या, या आठ प्रहरामध्ये एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव मग जितका वेळ तुझ्या मनाला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल तितका वेळपर्यंत त्याला विषयाची अरुची उत्पन्न होईल मग ज्याप्रमाणे शरद ऋतू आज सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते त्याप्रमाणे जर जसे माझ्या ठिकाणी तू हे चित्त गुंत गुं। तस तसे ते प्रपंचातून बाहेर निघेल अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसान दिवस कमी होत जाऊन आमावसेला नाही सेवते त्याप्रमाणे अर्जुना ते चित्त हळूहळू विषयोपभोगातून निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी मद्रुपच होऊन जाईल अरे अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हाच असे पक्के समज यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीही वस्तू नाही अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात कोणी वाघ सर्प यांना देखील निर्वैर करतात विषसुद्धा पचनी पडते समुद्रावरही पायवाट होते व कोणी कोणीतर अभ्यासाच्या योगाने वेदासही हस्तगत करून घेते म्हणून अभ्यास केला कोणतीही वस्तू प्राप्त होणारी नाही असे नाही याकरता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन मिळे अभ्यास करण्याचे देखील जर तुला सामर्थ्य नसेल तर माझ्या उद्देशाने कर्मे करीत जा माझ्या उद्देशाने कर्मे केलीस तरी तुला मोक्ष प्राप्ती होईल किंवा अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर तुझ्या आचरणाचा जो क्रम असेल तो तसाच चालव इंद्रियानं कोंडू नको उपभोग कमी करू नको आणि आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नको आपले कुळ कुळधर्म कुळाच्या यथाविधी कर जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर व करण्यास अयोग्य असतील ती करू नको याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे का परंतु कायावाच्या मने करून जो व्यापार होतील ते मी करतो असे म्हणू नको जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे तो कर्माचा करता कोण व कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो अमुक कर्म कमी झाले अमुक कर्म जास्त झाले याविषयी आपले मनात खेद मानू नको व आपले जीवित आपल्या स्वस्वरूपी करून घे ज्याप्रमाणे माळी नेईल तिकडे पाणी हे निवांतपणे जाते त्याप्रमाणे जा मनातील कर्तृत्व अभिमान टाकून द्यावा म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे उझे बुद्धीवर पडत नाही अमुक चांगले किंवा अमुक वाईट हा भेद उरत नाही व चित्त वृत्ती माझ्या ठाई अखंड राहते बाकी अर्जुना वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे या याविषयी रथाला काही काळजी आहे का, का। जिकडे त्याच न्यावे तिकडे तो जातो त्याप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर अर्जुना अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना धरलीस सर्व कर्मे मलाच अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू मतपदालाच येशील आता हेही करण्याला जर तू असमर्थ असलास तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावे मा करून मला शरण येऊन सर्व कर्मांच्या फलांचा त्याग करडूकुमारा जर तुझ्याने मला कर्मे अर्पण करणार नाहीत तर तू असे समज कर्म करण्याला उद्योक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या अगोदर किंवा अंती माझी आठवण करणे तुला जर कठीण वाटले तर माझी वरचेवर आठवण करणे हेही एका बाजू स्रव दे परंतु तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर आणि ज्या ज्यावेळी जी जी कर्मे घडतील त्यांच्या त्यांच्या फलांची आशा धरू नको ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्यास फळे आली असता त्यांची आशा न धरता ती टाकून देतात त्याप्रमाणे जी जी कर्मे पूर्ण होतील त्यांच्या त्यांच्या फलांची आशा सोडून दे परंतु मला मनात आठवून कि उद्देशन को कर्में करावे हे खटपट न करता सर्व निष्फ होते ज्याे खड़का पाउस पड़ा कि अग्निदे पेरला निष्फल होते ज्याे जे जे कर्म तू करश तो जे स्वप्नवदमा अरे ज्याप्रमा पिता अपने कन्या अभिलाषा बागित नहीं ज्याे जी जी कर्में तू करशील, फलप्राप्ति की इच्छा धरू नको ज्याणे अग्नीची ज्वाला आकाशात व्यर्थ जाते त्याप्रमाणे कर्मापासून उत्पन्न होणारी फळे व्यर्थ जाऊ देत अर्जुना कर्मे करून त्यांच्या फळांची तरी सर्व योगात हा श्रेष्ठ मार्ग आहे याप्रमाणे कर्मे करून त्यांचा फलत्याग केला म्हणजे ते कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही तसे य देहा ने यास जन्मी पुनः देहधारण करते कि जन्म मरणा फेर मुक्तता होते परन्तु अर्जुना अभ्यास योगा ज्ञान प्राप्त होते व ज्ञान प्राप्ति जा्यान करता नर्व मनोवृत्ति व धर्म ध्याना आलिंगन देता कर्म आपोप दूर रहते जेव कर्म आपोप दूर रहते फल की आ इच्छा नहीं होते असे अगर सर्व शांती अपने आधीन होते। मनुन हे सुभद्रापते शांती उत्पन्न होने का हाच एक मार्ग है तेमा तुला अगोदर अभ्यास किया ज्ञान श्रेष्ठ है ज्ञा ध्यान श्रेष्ठ है व ध्याना वर्मफलत्याग श्रेष्ठ है का कि कर्मफलत्याग कर्म फलत्यागापुर कर्म फलत्याग प्राप्त होते पार्था अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण व ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे नंतर कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे व त्यागापेक्षाही ब्रम्हूप्राप्तीचे सुख विशेष आहे हे महावीरा याप्रमाणे हे ब्रम्ह मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो जो कोणाचाही द्वेष करीत नाही जो सर्व भूतांचा मित्र जो दयाळू जो ममत्व शून्य सुख व दुःख ही दोन्ही ज्याला समान जो क्षमावा नाही त्याच्या मनात भूत भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच वसत नाही त्याची सर्वत्र समदृष्टी असते चैतन्याला जसा आपपौर भाव नाही पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा करू नये असा भेद बाळगीत नाही कि अथवा कृपावंत प्राणाला ज्याप्रमाणे राजाचे देहात राहावे व रंकाच्या देहात राहू नये असे वाटत नाही कि पी ज्याप्रमा गाई ची तहान भागवावी, व बाघा विषाप्रमा हो मारावे अे मनि नहीं क्या प्राणी मात्रा ठिकाणी ज्या सारखी मैत्री आरो कृपे अपन आधारभूत हो तो मी व मजे अना उद्भवत नहीं व सुख दुख ये ही ज्यादा मनात ये नहीं तो प्रमाण क्षमे विषय ज्या पृथ्वी सारखी योग्यता है व सतोषाला ज्यादा मांवर रहा दी है जो सर्वदा संतुष्ट है जो जो स्थिर चित्त है ज्यादा मनाम है ज्यादा निश्चय बड़कट है व ज्यादा मन व बुद्धि अर्पण के लिए जो मजा भक्त तो माला प्रिय वर्षा शिवाय देखी जसा समुद्र नीने भर लेन से उपचार के जो सहज आनंद निमग्न आतो जो अपने मन अपनी शपथ घेतो ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरे पणायतो ज्याच्या हृदय मंदिरात एकाच असणार बसून जीव व परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात अथवा योगसंपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो व मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी अर्पण करतो आणि अंतरयामी म्हणजे ध्यानयोगाने व बाहेरून अष्टांगयोगाने जरी सिद्ध झाला तरी माझी भक्ती जो प्रेमाने करतो अर्जुना तोज भक्त तोज योगी आणि तोज मुक्त फार काय सांगावे तो स्त्री व मी पती इतका तुम्हाला आवडता आहे छे छे असे नव्हे तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय कराय परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच होय तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पडणारी भूलच होय ही बोलून बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही परंतु आवडच आमच्याकडून बदविते आणि म्हणूनच आम्ही सहज अशी उपमा देऊन गेलो बाकी प्रेमाचे वर्णन करता आले का अर्जुना ह्या सर्व गोष्टी बाजूस ठेव कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड दुप्पट वाढते त्यातूनही कदाचित गोष्ट ऐकणाराही प्रेमास भेटला तर त्या गोडीला उपमा देता येईल का म्हणून अर्जुना तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणार आहेस प्रिय भक्ता की गोष तुझे जब बोलने का प्रसंग आला हो मी बोलते वो बोलने का प्रसंग आला अपने भाग्य समझते देव डवलू लगले मैं हाँ अर्जुना ज्यादा मैं अपने हृदय साठवन देवतो ता भक्त की लक्षण कोई ज्यादापसन लोकान उद्वेग हो लोकानपुर ज्यादा सं संताप हो विषय संबंधी आनंद क्रोध भय त्रास या सर्वानपासन जो मुक्त आतो तो मला प्रिय है ज्यादा समुद्र क्षोभला आता जलचरानी भीति वाटत नहीं व जलचर का पुष्क समुदाय वाढ़ा समुद्र ही कंटा करीत नहीं उन्मत तो उन्मत्त जगता ज्यादा खेद वाटत नहीं व ज्या योगा लोकान ही त्रास हो फार शरीर ज्याणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत असे मानून जो प्राणी मात्राला कंटाळत नाही जग हे शरीर बनल्यामुळे त्याला आवडती आवर्ती गोष्ट असा भेद राहत नाही अशा प्रकारे द्वैतभाव नाही ज्या ज्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार नाहीसे होतात याप्रमाणे सुखदुःखापासून ज्याला बाधा होत नाही जो भय उद्वेग इत्यादी इत्यादिकांनी रहित असतो आणि इतके स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करीत असला तर त्याची मला फार आवड त्या प्रेमाचे मी काय वर्णन करू इतकेच नव्हे तर तो माझ्या प्राण्यांचा प्राण आहे जो आत्मानंदाने त्र तप्त झालाय जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे तो पूर्णतारूप तरुण स्त्रीचा पतीच होय जो माझा भक्त निस्पृह अंतर्बाह्य पवित्र दक्ष उदासीन निर्भय व फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा असा असतो तो मला प्रिय आहे त्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अगदी नसते व त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते काशी क्षेत्र मोक्षप्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हिमालय पर्वतावर गेले असतात दोषांचे क्षालन होते परंतु ते येथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते परंतु जे सज्जन आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता प्राप्त होते दुसऱ्यास पावन करते म्हणून गंगा ही पवित्र आहे आणि तिच्या स्नानाने पाप व मनाचा ताप ही दूर होतात परंतु तिच्यात बुडण्याची भीती असते तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे तरी जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल तो न बुडता व त्याची प्राण हानी न होता त्याला अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो समागमाने पातक म्हणून जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार दश दिशाच लावतो तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायळ मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्यदृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असून अलिप्त आहे ज्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापी असून कशानेही लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पारध्याचे हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो मेलेल्या मनुष्याला आपले अंग ओढे पडल्याबद्दल जशी लाज वाटत नाही तसा जो नेहमी सुखी असून त्याला चांगले व वा वाईट यांची बिल्कुल परवा नसते आणि कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी त्याचे मनात कर्तृत्व अभिमान बिल्कुल नसतो ज्याप्रमाणे अग्निसर्पणाशिवाय आपोआप विझून जातो त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करता सांगितलेल्या अंगापैकी उपशम ज्याच्या वाटेला आलेला आहे अर्जुना अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला पुरुष द्वैताच्या पलीकडील तीरावर निघून जातो किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली दोन ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवतो व सेवकाहून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो भक्ती न करणाऱ्या लोकांस भक्तीमार्ग आचरून दाखवतो त्याचीच आम्हाला प्रीती असते तो, तो आमचे निज ध्यान होतो किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हा समाधान होते त्याच्याच करता मला हे अवतार घ्यावे लागतात त्याच्याच करता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राण वळून टाकतो इतका तो मला आवडता असतो जो इष्टवस्तूच्या लाभापासून हर्षाने उचंबळत नाही ती न मिळाल्याचा खेद मानित नाही ती तिचा वियोग झाला असताना शोक करीत नाही व ती प्राप्त होण्याबद्दल इच्छा करीत नाही आणि शुभाशुभकर्माचा अत्यंत त्याग करतो आणि माझी भक्ती करतो तो मला प्रिय आहे जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभाप्रमाणे उत्तम असे दुसरे काहीच मानित नाही व म्हणून त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंद होत नाही जो आपणच विश्व झाल्यामुळे सहजच दुधाभाव विसरतो म्हणून ज्या पुरुषाचे मनातून द्वेष नाही सवतो जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पांतीही नाही नाही असे मनात पक्के समजून जो गत गोष्टीचा शोक करीत नाही आणि ज्या स्वरूपापेक्षा उत्तम असतो या जगात दुसरी कोणतीच नाही ते जो स्वतःच होऊन राहिला तो कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही वाईट अगर चांगले हे काहीच त्याला वाटत नाही ज्याप्रमाणे सूर्याजवळ रात्र व दिवस हा भेद मोळीत नसतो त्याप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप हो माझ्या भजनात आपला काळ घालवतो त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणी नाही हे अर्जुना तुझ्याच गळ्या शपथ मी खरोखर सांगतो जो शत्रुशी आणि मित्राशी सारखा वागतो मान व वा अपमान सारखा मानतो शीत उष्ण व सुख दुःख ही सारखीच समजतो ज्याने सर्व केले आहे पार्था ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्टही नसते आणि जो शत्रू व मित्र या दोघांनाही सारखेच मानतो किंवा अर्जुना आपल्या घरच्याच लोकांनाच उजेड पाडावा व परक्याना अंधार पडावा हे ज्या ज्याप्रमाणे दिवा जाणीत नाही करता घाव घालतो किंवा जो आपल्यास लावतो त्या दोघांनी झाड सारखीच सावली करते किंवा ऊस हा जो पाणी घालून वाढवतो त्यासच गोड व जो चरकात घालून गाळतो त्यास कडू असा कधीच लागत नाही त्याप्रमाणे अर्जुना शत्रुमित्र भाव ज्याच्या मनात नसतो व जो मानापमना ठिकाणी समबुद्धी ठेवतो आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतू सारखे असते त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळ्या दोहो सारखेच मानतो अर्जुना मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशाकडे वाऱ्या सारखाच मानतो त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची समता ढळू देत नाही रावापासून रंगापर्यंत चांदणे तसे सर्वांसारखेच सुखकर असते त्याप्रमाणे जो प्राणी मात्रा सारखेच मानतो सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करतात जो अंतर्बाह्य होणाऱ्या विषयांचे संबंध तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो <coughs> व एकांतात राहून आपले मन आपल्या मनावर स्थिर करून सुख मानतो ज्याला निंदा आणि स्तुती समान आहे जो मौन धारण करतो यदृच्छा जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो ज्याचे कोणतेही ठिकाण ठरलेले असे नाही ज्या बुद्धी स्थिर है और जो माँ भक्ति करते तो मनुष्य मला प्रिय है जो दुसर ने आपनी निंदा के लिएसता राग मानित नहीं व स्तुति के लिए अपने धन्य मानी नहीं ज्यादा प्रमाणे आकाश सर्वव्यापकों ही त्याला कशाता ही संसर्ग हो निंदा व स्तुति हे सारखी गणना करूं जो प्रपंचत व व वना अपनी सारखी खेवन वागत खरे व खोटे भाषण मुखा संकल्पवृत्ति नोड़ नहीं व्रह्मस्थिति जो कभी दूर होता तरी समुद्र आटत नहीं क्या अपने इच्छे प्रमाण जरी गोषी घड़ा तरी जो सतोष मानी नहीं व इच्छे विरुद्ध घड़ा तरी रागवत नहीं ज्याप्रमा वायु से राहने एक न त्याप्रमाणे जो कोठेच आश्रय करून राहत नाही ज्याप्रमाणे वायू सर्व आकाशभर नित्य राहतो त्याप्रमाणे सर्व जग हे त्याचे विश्रांती स्थान हे विश्वच माझे घर असे ज्याची पक्की समजूत झाली आहे किंवा स्थावर जंगम विश्वच तो आपण बनला आहे आणि अर्जुना असा पूर्णत्वास पोजला असूनही ज्याची माझ्या भजनाविषयी पूर्ण इच्छा आहे त्याला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो जो उत्तम पुरुष आहे त्याला मस्तक लवविणे यात काही नवल नाही परंतु तिन्ही रोखीचे लोक ज्याच्या पायाचे तीर्थ घेऊन आपल्याला धन्य मानतात असा जो मी तत्व त्याला मस्तकावर धारण करतो तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तरच समजणारी आहे परंतु ही गोष्ट राहू दे कारण श्री शंकरांचे वर्णन करू लागले म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे म्हणून कृष्ण म्हणतात अर्जुना हा दृष्टांत या ठिकाणी बरव नाही तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो <coughs> तो पुरुष चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असता जगाला किता घालून देतो तो ब्रम्हप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षाची बांध सोड करतो म्हण परंतु पाण्याप्रमाणे नम्र असतो म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करतो आपल्या मस्तकावर धारण करतो व त्याची टास्क म्हणजे श्री वत्सला अंशन चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो त्याचे गुणरूपे अलंकार आम्ही आपले वाणीकडून धारण करू त्याचे गुणानुवाद आम्ही गाऊ व त्याचे कीर्तिरूप अलंकार कानाकडून धारण करू त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ऐकू असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे डोहाळे आम्हाला नेत्र नेत्ररहित असा जोमी, तो अवतार धारण करून त्याला पाहतो व नेहमी आमच्या हातात असणाऱ्या कमळाने त्याचे पूजन करतो दोन हातावर दुसरे दोन हात धारण करून त्यांना आलिंगन देण्याकरता मी अवतरलो त्यांच्या संगतीच्या सुखातशयाने निराकार जो त्या मला देह धारण करावा लागला फार काय सांगावे ते जीव की प्राण आहेत तेच एक ते परम मित्र आहेत असे म्हणण्यात विशेष गोष्ट ते कोणते तर इतकेच नव्हे परंतु जे त्यांचे चरित्र ऐकतात व जे माझ्या भक्तांच्याच चरित्राची प्रशंसा करतात तेही माझ्या प्राणाहून मला जास्त आवडतात अर्जुना तुला जो हा पूर्ण रीतीने योग सांगितला तो भगवत उपायाने भरलेला असा पूर्ण भक्तियोग आहे ज्या योगाच्या स्थितीची अशी थोरवी आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो आणि ज्याला आपल्या मनात व मस्तकावर धारण करतो पण माझ्यावर श्रद्धा ठेवून आणि मत पर होऊन <coughs> जे माझे भक्त या आतापर्यंत सांगितलेल्या धर्म्या मृताचे सेवन करतात ते मला अतिशय प्रिय त्या ह्या योगाच्या रम्य अमृत वशा करणाऱ्या व धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्यांचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे त्या योगाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्याचे मनात तो उत्तम रीतीने ठसतो व त्याचविषयी आपले मनात पूर्ण विचार करून जे त्याचे आचरण करतात व ज्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते त्यांना चांगल्या शेतात पेरणी केली असता जसे उत्तम पीक होत होते तसे उत्तम फळ प्राप्त होते परंतु मला परमश्रेष्ठ मानून व माझ्या ठिकाणी प्रेम धरून मी सर्व व्यापक आहे असे जे मानतात तेज या जगतात माझे भक्त व योगी होत आणि म्हणूनच पार्था त्यांच्याविषयी मला अतिशय प्रेम असते ज्यांना भक्तिगा अत्यंत आवडते तेच या जगतात आमचे तीर्थ तेच क्षेत्र तेच पवित्र पुरुष आहेत त्यांचे आम्ही ध्यान करतो तेच आमचे पूर्ण दैवत व त्याशिवाय आम्हाला दुसरी आवडते गोष्ट कोणतीही नाही त्यांचाच आम्हाला नाद लागतो व तेच आमचा असे ठेवा होत फार काय सांगावे त्यांना पाहिल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही हे पंडूसुता माझ्या प्रेमळ भक्तांच्या गोष्टी दे सांगतील तीच आमची परमदेवता असे आम्ही मानू संजय म्हणतो सर्व जगाचा आनंद देणारा व सर्व जगाला उत्पन्न करणारा जो मुकुंद तो याप्रमाणे बोलला राजा धृतराष्ट्रा जो निर्मळ निष्कलंक लोकांवर कृपा करणारा शरणागताचे रक्षण करणारा शरण जाण्यास योग्य देवांना सहाय्य करणे हेच ज्याचे लोकांचे लालन करणे हेच ज्याची लिला व शरणागताचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे जो धर्म व कीर्तियाने स्वच्छ शोभणारा दान करण्यात त्याचा अगाध सरळपणा आहे व निरुपम बलवान असून बळीच्या प्रेमबंधनाने बद्ध झालाय जो भक्तजनांचा कनवाळू प्रेमजनाशी मोकळ्या मनाने वागणारा खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक आणि चौदा विद्या व चौसष्ट कला यांचा निधी तो भक्तांचा राजा वैकुंठ नायक श्रीकृष्ण भगवान दैवशाली असा अर्जुनास सांगता झाला व त्याने ऐकले संजय आणखी म्हणतो हे राजा धृतराष्ट्रा यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक तीच रसभरीत गोष्ट मराठी भाषेत आम्ही सांगू ती ऐका ज्ञानदेव <coughs> म्हणतात श्रोते हो तुम्हा शरण जावे हेच आम्हा आमच्या गुरुने निवृत्तनाथाने शिकवले अध्याय बारह अव्या दौन से सत्तेच्